अध्याय सातवा बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार राजाने विचारले भगवंत देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला आपल्या गुरुंचा देवांनी कोणता अपराध केला होता ते मला सांगावे श्रीशुक म्हणाले राजन त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता त्यामुळेच तो अधर्माने वागू लागला होता एके दिवशी सभेत मरुदगण वसु, रुद्र आदित्य रुभु, विश्वेदेव, साध्य अश्विनी कुमार सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मज्ञानी मुनी विद्याधर अप्सरा किन्नर पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होत सगळीकड़ मधुरस्वरान त्याच्या कीर्तीच गायन चालू होत डोक्यावर चंद्रमंडळाप्रमाणे सुंदर शुभ्रछत्र शोभत होत चौऱ्या पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तिथ होती या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभन दिसत होता त्याचे स्वतःच आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तिथ सुरासुरानी नमस्कार कलिना सभेत आल पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्यांनी त्यांना आसन वगैरे त्यांचा सत्कार केला नाही एवढेच नवे तर तो आपल्या आसनावरून हल्ला सुद्धा नाही त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की याला ऐश्वर्याचा मात चढला झाले ते ताबडतोब तेथून निघून गुपचूप आपल्या घरी आले परीक्षिता त्याचवेळी आपण गुरुंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भरसभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला अरे ऐश्वर्याच्या नशेच चूर होऊन मी मूर्खाने भर सभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला खरेच मी हे किती वाईट केले कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखिन राजलक्ष्मीची इच्छा धरी आज हिनेस्त मला देवराज असून सुद्धा राक्षस बनवले जे लोक असे म्हणतात की सार्वभौम राजसिंहा सनावर सम्राटाने कोणासाठीही उठू नये ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसलेल्याप्रमाणे बुडून जातात माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत मी फारच उद्धडपणा केला आहे आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करी इंद्राचा विचार करीत होता तेवढ्यात बृहस्पती आपल्या घरून निघून योग बलाने अंतर्धान पावले देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही तेव्हा तो अस्वस्थ झाला दैत्यांना सुद्धा हे समजले तेव्हा त्या मदोन्मता असुरांनी आपले गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवानवर विजय मिळवण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला त्यांनी देवांवर इतका तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की त्यांची मस्तके मांड्या बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले तेव्हा इंद्रासह सर्वदेव मस्तक लवून ब्रम्हदेवांना शरण गेले स्वयंभू भगवान ब्रम्हदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत करुणेनिभरून आले ते देवांना धीर देत म्हणाले देवांन ऐश्वर्य मदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी वेदज्ञ आणि संयमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही ही खरोखर फार वाईट गोष्ट केली देवानू, आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रूंपुढे तुम्हाला मानखाली घालावी लागत आहे हे तुमच्या त्या उर्मटपणाच फळ आहे देवराज पहाना तुमचे शत्रू सुद्धा गुरुचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते परंतु आता भक्ती भावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा मानाने संपन्न झालेले आहे। शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझा ब्रम्हलोकही राहून घेतील शुक्राचार्यांच्या शिष्यांचा सल्लाम असल्या ती बाहेर फुटत नाहीत ते स्वर्गच काय पाहिजे तो लोक जिंकू शकतात जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात त्यांचे कधीच अमंगल होत नाही म्हणून आता तुम्ही ताबडतोब ट्रष्ट्याचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा ते खरे ब्राह्मण तपस्वी आणि संयमी आहेत त्यांच्या असुरांवरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केलात तर ते तुमचं काम करतील श्री म्हणाले परीक्षिता ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली ते त्वष्ट्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना अलिंगन देऊन देव त्यांना म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो हो। आहोत आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर ज्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुरुषांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी मग जे ब्रम्हचारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावे करणवसा आचार्य वेदाची मूर्ती पिता ब्रह्मदेवाची मूर्ती भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते बहीण दयेची मूर्ती अतिथी धर्माची मूर्ती अभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूप असतात म्हणून पुत्रा आम्हा दुःखी वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोवलाने नाहीसे कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरु आहेस आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायास्य शत्रूंवर विजय प्राप्त करू हे ब्राह्मण कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणेही निंद नाही वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते नुसते वय नव्हे श्री शुकाचार्य म्हणतात जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली परम तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटलं पौरोहित्याचे काम ब्रम्हतेज क्षीण करणारे आहे म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केलेली आहे परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देऊ आपल्या आज्ञेचे पालन करण्यात माझे हित आहे देवगण हो शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे हेच आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचे दहन असते आणि त्यावरच आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो हे लोकपालानो अशा स्थितीत मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत्य का करावे ज्यांची बुद्धी विघड़लेली असते असेच लोक त्यांनी खुश होतात तरीसुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही कारण आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मागणे तरी कितीसे आहे म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करीन श्री शोकाचार्य म्हणतात विश्वरूप मोठा तपस्वी होता देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरी तरीसुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळवला तिचा उदारबुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला